स्कंधनव्हा अध्याय आठवा देवीचे दिव्य महात्म्य श्री नारायण म्हणाले गंगेच्या शापामुळे सरस्वती अंशरूपाने भारत वर्षातील पुण्यक्षेत्रात आली आणि पूर्ण रूपाने ती वैकुंठातच राहिली भारत वर्षात ती भारती होऊन ब्रह्मदेवाची ती ब्राह्मणी झाली ती वाणीची अधिष्ठात्री देवता असून ती वाणी या नावानेच ओळखली गेली सरोवरे विहिरी झरे इत्यादींमध्ये हरीचे अस्तित्व दृष्टोत्पत्तीच येतेच म्हणून तो सारस्वत होय त्याची ही शक्ती असल्याने त्या वाणीला सरस्वती असे म्हणतात ती सरस्वती नदी अग्निप्रमाणे भागीरथीला भगीरथाने भूलोकी नेले तिला वाणीचा शाप झाल्याने ती अंशरूपाने भारत गेली पण तिचा वेग सहन न होऊन भूमीने भगवान शंकराची प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी तिला मस्तकावरील जटेत धारण केले तसेच सरस्वतीचा शाप झाल्याने लक्ष्मी ही अंशत पद्मावती नदीहून भारत वर्षात आली आणि पूर्ण रूपाने ती वैकुंठातच राहिली दुसऱ्या एका अंशरूपाने ती तुळशी नावाची धर्मध्वजाची सुप्रसिद्ध कन्या झाली सरस्वती आणि श्रीहरी या दोघांच्याही शब्दाप्रमाणे ती विश्वमंदिर तुलसी रुपाने वृक्ष झाली कलीची पाच हजार वर्षे संपेपर्यंत ती भारतात राहील आणि नंतर नदीचे रूप टाकील आणि वैकुंठाप्रच जाईल या सर्वजणी एकाच वेळी आपली अवतार कार्य संपवतील आणि वैकुंठात जातील काशी वृंदावन या दोन तीर्थांशिवाय इतर सर्व तीर्थे त्या नद्यांबरोबर हरिच्या लोके जातील शालीग्राम शक्ती शिव आणि जगन्नाथ हे सर्वजण कलीची दहा वर्षे संपल्यावरच स्वस्थानी जातील साधु, पुराणे शंख श्राद्ध तर्पणे वेदोक्त कर्मे ही सुद्धा त्यांच्याबरोबरच जातील देवपूजा वेदांगे शास्त्रे हे सर्व त्यांच्याबरोबर संत, सत्यदर्शन वेद ग्रामदेवता व्रते तप उपोषणे ही सुद्धा त्यांच्याबरोबर प्रयाण करतील नंतर सर्वजण मध्यमांसाप्रमाणे निश्चित असलेले अन्नसेवन करतील असत्य आणि कपट यांनी जगत भरून जाईल तुलसी शिवाय लोक पूजा करू लागतील नंतर शठ क्रूर दांभिक दुराभिमानी चोर हिंसक अशा लोकांचा वृत्ती होतील सर्व जातीभेद नाहीसे होऊन पुरुष आणि स्त्री एवढाच भेदशिल्लक राहील कोणत्याही स्त्रीशी विवाह करणे हे कर्म निर्भयपणे घडेल पित्याच्या वस्तूवर पित्याचाच अधिकार राहील पुत्राची वस्तू पुत्राचीच राहील पिता आणि पुत्र एकमेकांना आपले वित्त देणार नाहीत पुरुष स्त्रीवश होतील घरोघरी स्त्रिया व्यभिचारुष हा घरातल्या चाकराप्रमाणे राहील सासू सुनेची बटीक होईल आणि सासरा दास होईल स्त्रियांकडील नातेवाईक पुरुषांच्या घराचे कर्ते होतील विद्येमुळे ज्याचा संबंध जडेल त्याच्याशी भाषणे घडणार नाहीत अपरिचित लोकांप्रमाणे पुरुषांचे आपण पुरुष स्त्रियांच्या आज्ञा वाचून कामे करण्यास अयोग्य ठरतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जातीच्या आचरणास पारखे होतील संध्या यज्ञोपवित हे सर्व लुप्त होऊन जाईल चारही वर्णांचे लोक म्लेछांप्रमाणे आचरण करतील आपली शास्त्रीय न अभ्यासता तेम शास्त्रे वरील ते वरील सर्वांचे वंशज हे कलियुगात शूद होतील सत्यापासून भ्रष्ट होतील वृक्षांना फळे येणार नाहीत स्त्रियांना आपत्ती होणार नाहीत गायी दूध नेणार नाहीत दूध निकस होईल दुधापासून तूप वगैरे निघणार नाही पतीपत्नीत प्रेम राहणार नाही वंचित होतील। राजे होतील। जाईल। नद्या, पाणी सर्व व्रणांचे लोक भ्रष्ट होऊन पापरत होतील लाखामध्येही पुण्यवान आढळणे शक्य होणार नाही पुरुष स्त्रिया बालक यांचे आकारमान ओघडदोघड होतील वाईट वार्ता आणि निंद्य शब्द प्रचारात येतील काही गावे नगरे मनुष्य रहित होऊन सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होईल ग्राम नगरे यातूनरण्य वाढतील कराने पिढल्यामुळे लोक अरण्यात राहू लागतील नद्या आणि सरोवरातून धान्य उगवतील कलियुगात उत्तम वंशात जन्मास आलेले लोक अधम होतील ते वृथा भाषणे करतील तसेच लबाड शठ खोटे भाषण करणारे अशा लोकांची समाजात वृद्धी होईल हे नारदा सुपीक शेते धान्यरहित होतील उत्तम दर्जाचे पुरुष दरिद्री होऊन नीच लोक धनसंपन्न होतील देवभक्त नास्तिक होतील तसेच हिंसक बनतील ते निर्दय आणि मनुष्यघातकी होतील कलियुगात पुरुष आणि स्त्रिया ठेंगू होतील ते रोगग्रस्त अल्पायुषी आजन्य रोगी तारुण्य शून्य असे होतील सोळाव्या वर्षी पुरुषांचे केस पिकतील विसाव्या वर्षी ते वृद्धासारखे दिसतील स्त्री रोज युक्त होऊन गरोदर होऊ शकेल स्त्रिया प्रतिवर्षी होतील त्या सोळाव्या वर्षी जरायुक्त दिसू लागतील एखादी स्त्री पती पुढे असेल कलियुगात स्त्रिया वाज होऊ लागतील सर्व वर्णातील लोक कन्यांचा विक्रय करतील माता स्त्री पुरुष हे सर्वजण स्त्रियांच्या जरा दिलेले अन्नभक्षण करतील लोक हरिनामाचा विक्रय करू लागतील कीर्ती वाढावी म्हणून दाने देतील आणि पुढे काही दिवसांनी तेज पुरुष परतफेड करून घेतील काही कन्येशी गमन करतील उपभोग घेणारे आणि काहीतरी सर्व जातीशी रथ होणारे निर्माण होतील काही, होती। काही लोक भगिनींशी गमन करतील काही सावत्र मातेशी निंद्या आचरण करतील तसेच भावजीशी रथ होतील एका मातेच्या योनी वाचून ते सर्वत्र विहार करतील कलियुगात पत्नीचा आणि पतीचा काहीच नियम राहणार नाही इतकेच काय पण प्रजा गाव विशेषतः पदार्थ यांचाही काही निर्णय होणार नाही सर्वच खोटे बोलू लागतील ते चोर लंपट परस्पर हिंसा करणारे तसेच मनुष्यघातकी होतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे वंशज पापी होतील लाक्षारस लोहरस मीठ सर्व प्रकारची मद्ये यांची विक्री करण्यात येईल ब्राह्मण बैलाला हकणारे होतील ते शुद्रांची प्रेते जाळणारे शूद्रांना भक्षण करणारे सर्व दुष्ट स्त्रियांशी रथ होणारे निपसतील कोणीही पंचमहाय करणार नाहीत संध्या शौच करणारे नाहीत यज्ञोपवित कर, धारण करणार नाहीत अमावस्येला रात्री भोजन करतील वेश्या व्याजबट्टा करून उपजीविका करणारी स्त्री कुंटीण आणि रजस्वला स्त्री या ब्राह्मणांच्या पाकगृहात स्वयंपाक करू लागतील अन्न आणि योनी आश्रम आणि वर्ण यांचा नियम राहणार नाहीचा प्रादुर्भाव होईल अशी सर्वत्र स्थिती झाल्यावर विष्णुमय नावाच्या ब्राह्मणाला कल्की या नावाचा पुत्र होईल तोच भगवान नारायणाचा अंश असल्याने तो बलवान आणि श्रेष्ठ होईल त्याच्या जवळ भले मोठे चोर प्रजेला छळतील त्यानंतर अहोरात्र सहा दिवस मुसळधार पाऊस पडेल जिकडे तिकडे जलमय होऊन पृथ्वी बुडून जाईल पृथ्वीवर मनुष्यादी सजीव प्राणी आणि वृक्ष वगैरे वनस्पती कोठेही राहणार नाहीत हे नारदा त्यानंतर 12 सूर्य एकाच वेळी उदित होतील आणि ते सर्व उदक शोषून पृथ्वीला शुष्क करतील त्यामुळे तो दुर्धर कली नाश पावेल पृथ्वीवर नवे कृतयुग सुरू होईल कृतयुगात पुन्हा धर्म तप अशा प्रकारचा धर्म सुरू होईल तेव्हा घरोघर ब्राह्मण तपश्चर्या करणारे आणि स्त्रिया पतिव्रता अशा पुन्हा निर्माण होतील राजे बुद्धिमान प्रजा हित तत्पर निर्माण होतील क्षत्रिय विप्रांचे भक्त होतील ते प्रतापवान धर्मशील आणि पुण्यवान होतील नित्यकर्मात ते तत्पर राहतील तत धर्मात तत्पर असतील शूद्र स्वधर्माने वागतील आणि विप्रांची सेवा करू लागतील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे सर्वच वर्ण देवीच्या भक्तीत तत्पर राहतील पुरुष स्मृती श्रुती आणि पुराणे जाणतील तसेच ऋतुकालीच भर्याची गमन करतील अशा प्रकारे नारदा कृत कृतयुगात अधर्म शिल्लक राहणार नाही सर्वजण वागतील त्रेता युगात धर्म त्रिपाद वापर युगात द्विद कलियुगात एक पाद असा राहून अखेर तो लुप्त होईल वार सात तिथी सोळा महिने बारा ऋतु सहा पक्ष दोन अयने दोन असा काल सांगितला आहे चार प्रहरांचा दिवस आणि चार प्रहरांची रात्र असते अशा 30 अहोरात्री झाल्यावर एक महिना होतो कर्तव्य असेल तर कालगणनेचे वर्ष पाच प्रकारांनी सांगावे दिवसांप्रमाणेच युगेही येत असतात आणि जात असतात मनुष्याचे एक वर्ष पूर्ण होते तेव्हा देवांची एक अहोरात्र होते मनुष्याची 360 साठ युगे लोटल्यावर देवांचे एक युग पूर्ण होते देवांची 71 युगे म्हणजे एक मनवंतर होय इंद्राचे आयुष्य मनवंतरा एवढे असते 28 इंद्र गेले म्हणजे ब्रम्हदेवाची एक अहोरात्र होते 108 वर्षे लोटली असता ब्रम्हदेवाचा पात होतो ह्याला प्राकृत प्रलय म्हणतात तेव्हा सर्वच भूमी दिशानाशी होते जलाशिवाय काहीच आढळत नाही असे पाहून ब्रह्मा विष्णु, शिव वगैरे सर्व ज्ञानी ऋषी श्रेष्ठ चिदात्म्यात लीन होतात त्या चिदात्म्यामध्ये प्रकृतीही लीन होते प्रकृती ब्रम्मामध्ये लीन झाल्यामुळे प्राकृतिक लय झाल्यावर त्यालाच प्रलय असे म्हणतात हे नारदा हा प्रकृती प्रलयाचा काळ म्हणजे श्रीदेवीचा एक क्षण होतो ह्याप्रमाणे या, या प्रलयात सर्व ब्रह्मांडे नष्ट होतात सर्व सृष्टीचा लय झाल्यामुळे पुन्हा ब्रह्मापासून आकाश आकाशापासून वायू अशा क्रमाने अनंत ब्रह्मांडे उत्पन्न होतात अशा रीतीने या जगाचा कितीतरी वेळा नाश आणि कितीतरी वेळा उत्पत्ती झाली आहे असे कित्येक कल्प गेले आणि पुन्हा निर्माण झाले त्यांची गणती करण्यास कोण समर्थ आहे तसेच या सर्व विश्व ब्रह्मांडातील ब्रम्ह देवादिकांची संख्या कोण बरी करू शकेल एकच ईश्वर आहे तो करणारा सचिता आहे परमात्मा हीच मूल प्रकृती असून तिच्या पासूनच अर्धनरि नटेश्वर निर्माण होतो तोच दोन प्रकारचा असून द्विभुज आणि चतुर्भुज असा कृष्णच आहे कृष्ण चतुर्भुज हो सर्वे ही स्वरूप है नाशवंत है सृष्टि से कारण सत्य नित्य सनातन स्वेच्छामय अम् है ते वेगले उपाधी विरहित आणि निराकार असून भक्तांवर अनुग्रह करण्यास तत्पर आहे त्याच्या स्नामुळे कमलोद्भव ब्रह्मदेव ब्रह्मांड निर्माण करतो त्याच्या स्नामुळे आणि तपामुळे शिवमृत्युंजय संहार करता आणि सर्व झाला आहे ब्रम्हदेवाने त्या परमात्म्याला उद्देशून घोर तप केले तो श्रीमान विष्णू त्याच्या भक्तीमुळे आणि सेवेमुळे महाविभूतीयुक्त सर्वज्ञ सर्वदर्शन, सर्वव्यापी, सर्वांचे पोषण करणारा संपत्ती देणारा आणि सर्वेश्वर झाला महामाया प्रकृती सुद्धा त्या परमात्म्याच्या ज्ञानामुळे सर्व शक्तीमय झाली तिला सचितानंद रुपिणी आणि भगवती असे म्हटले आहे सावित्री देवमाता सरस्वती याही त्यांचे ज्ञान असल्यामुळे सर्वांना पूज्य आणि मान्य झाल्या तसेच त्या वेदन्य झाल्या सर्व विद्यांची अधिष्ठात्री देवता जी सरस्वती तीही त्यांच्यामुळे सर्वांना पूज्य झाली त्या परब्रह्माच्या सेवेमुळे सर्व ब्रह्मांडामध्ये ती पूज्य आणि मान्य झाली ती सर्व ग्रामांची आधी देवता सर्व संपत्तीदायीनी सर्वेश्वरी आणि पुत्र देणारी लक्ष्मी तीही त्याच्या ज्ञानामुळे सर्वांना मंद्य झाली आहे सर्वांचा आणि सर्व रोगांचा नाश करणारी दुर्गा त्याच्या सेवेमुळेच तुत्य झाली आहे कृष्णाच्या डाव्या बाजूपासून उत्पन्न झालेली त्याच्या प्राणाची अधिदेवता आणि त्याला अशी राधिका मूळ प्रकृतीच्या सेवेमुळे सौभाग्यमान गौरव यांनी युक्त झाली सेवेनेच तिला कृष्णाचे वक्षस्थलाचे स्थान प्राप्त झाले ती कृष्णाची पत्नी झाली तिने पूर्वी शतशृंग पर्वतावर पतीचा प्राप्ती करता हजार वर्षे देवांची तपश्चर्या केली तिला शक्तीचा प्रसाद झाला ती चंद्रकले प्रमाणे दिसत असलेली पाहून कृष्णाने तिला पोटाशी धरले तिच्यावर कृपा करताना तो विभू रडला अत्यंत सुयोग्य असा सारभूत वर त्याने तिला दिला सौभाग्य मान प्रेम गौरव ह्यांनी युक्त होऊन तू माझे नित्यभक्त हो आणि माझ्या वक्षस्थलावर जाऊन स्थिर हो तू मला सर्वश्रेष्ठ असून प्रिय आहेस तू मला ज्येष्ठ प्रियकर आणि गौरवयुक्त आहेस म्हणून ही तुझी स्तुती करतो तुझे पूजन करतो मी तुला नित्य नित्यसुलभ असून तुझ्या अधीन आहे असे म्हणून त्या जगन्नाथाने तिला आपली पत्नी केले तिला चवतीसारखा प्रतिस्पर्धी त्याने ठेवला नाही त्या शक्तीची सेवा के, केल्यामुळे इतर देवीही पूज्य झाल्या हे नारद मुने जो असे तप करतो त्याला योग्यतेप्रमाणे फळ मिळते हिमालय पर्वतावर देवांनी हजार वर्षे तपश्चर्या केल्यावर त्या पदांचे लक्ष्मीने पुष्कर तीर्थावर शंभर युगे देवांचे तप केले उत्तम प्रतीची सेवा केल्यामुळे तीस सर्व संपत्तीचे दान देते साठ हजार वर्षे मलय पर्वतावर दिव्य तप केले असता आणि त्या पदांचे ध्यान केले असता त्या सावित्रीला सर्व पूज्य आणि वंद्य लागले हे मुनी श्रेष्ठा ब्रह्मदेवाने शंभर मनवंतरे शक्तीचा जप केला शंभर मनवंतरे तिचे तप केल्यामुळेच विष्णू ही सर्वांचा पोषण करता झाला कृष्णाने दहा मनवंतरे उत्कृष्ट तप केले त्यामुळेच त्याला दिव्याचे गोकुळ प्राप्त झाले अजूनही तो तेथे राहून सुखाचा उपभोग घेत आहे धर्माने भक्तियुक्त होऊन दहा मन्वंतरे तप केले त्या त्यामुळेच तो सर्वांचा प्राण सर्वांचा आधार सर्वांना पूज्य झाला आहे याप्रमाणे देवीला संतुष्ट करण्याकरता तप केल्यामुळेच सर्व देव पूज्य झाले मुनी मनू राजे ब्राह्मण हेही तिच्या तपामुळेच पूजनीय झाले हे नारदा असे हे देवीचे महात्म्य गुरुमुखापासून मी श्रवण केले ते तुला सविस्तर निवेदन केले आता तुला आणखी काय ऐकायचे आहे अध्याय आठवा समाप्त